इसापनीती वाचक मिलिंदकर गोष्ट चारशे एक इंद्र आणि लाकूड तोड्या एक लाकूड तोड्या अरण्यात अचानक त्याची कुढाड त्याच्या हातातून निष्ठून नदीत पडली तेव्हा तो फार दुःख करू लागला त्याचे रडणे ऐकून इंद्र त्या ठिकाणी आला आणि त्याने लाकूड ला विचारले अरे बाबा तुला काय झालं तू का त्यावर लाकूड तोड्याने आपली कुऱ्हाड पाण्यात पडल्याचे इंद्रा सांगितले तेव्हा इंद्राने पाण्यात उडी मारली व एक सोन्याची कुऱ्हाड भर आणली आणि लाकूड तोड्याला विचारले अरे हीच का तुझी कुऱ्हाड तो म्हणाला नाही ही नाही माझी कुऱ्हाड नंतर पुन्हा इंद्राने पाण्यात उडी मारली व रुपयाची कुऱ्हाड भर आणली पण ती ही आपली नाही असे लाकूड सांगितले मग तिसऱ्या वेळी इंद्राने त्याची स्वतःची कुऱ्हाड त्याला आणून दिली तेव्हा त्या ते लाकूड तोड्याला ला मोठा आनंद झाला आणि त्याने इंद्राचे फार आभार मानले त्याचा प्रामाणिकपणा पाहून इंद्रही संतुष्ट झाला आणि त्या सोन्या रोप्याच्या दोन्ही कुऱ्हाडी त्याने त्याला ते बक्षीस दिल्या वरील गोष्ट त्या लाकूड शेजाऱ्याला समजतात तोही नदीवर गेला व आपली कुऱ्हाड मुद्दाम पाण्यात टाकून नदीकाठी रडत बसला ते रडण्या ऐकून पूर्वीप्रमाणे इंद्र त्या ठिकाणी आला व पाण्यात उडी मारून एक सोन्याची कुऱ्हाड त्याने वर आणली व त्या माणसास विचारू लागला तीच कारे तुझी कुऱ्हाड ती सोन्याची कुऱ्हाड पाहून त्या माणसाला मोठा मोह झाला व तो म्हणाला हो हो हीच माझी कुऱ्हाड इतके बोलून इंद्राच्या हातातील कुऱ्हाड घेण्यास तो पुढे झाला तेव्हा त्याच्या लबाडपणाबद्दल इंद्राने त्याची निर्वचना केली व त्याला सोन्याची कुऱ्हाड तर नाही पण त्याची स्वतःची कुऱ्हाडही त्याला मिळाली नाही तात्पर्य साधेपणा व सचोटी हे दोन सद्गुण सर्वांना आवडतात व ते ज्याच्या अंगी तो ही सर्वांना प्रिय होतो परंतु साधेपणा आणि सचोटी ज्यांचा नुसता आव आणून जो लबाडी करायला जातो त्याची मात्र शेवटी फजित झाल्याशिवाय राहत नाही गोष्ट चारशे दोन किडा आणि त्याचे पोर एकदा एका किड्याचे पोर आपले आईला म्हणाले आई मला आता दिसू लागलं तेव्हा परीक्षा पाहण्यासाठी त्याच्याकडे एक जायफळ ठेवून त्याची आई म्हणाली अरे हे काय आहे सांग बरं पोर म्हणाऱ्या आई हा वाटोळा दगड आहे हे ऐकून त्याची आई म्हणाली अरे बाळा अजून तुला दिसू तर लागलं नाही पण अजून वासही समजू लागला नाही तात्पर्य माणूस आपले एक व्यंग लपव पाहतो पण बऱ्याच वेळा त्याचे दुसरे व्यंग ही उघडकीच येते गोष्ट चारशे तीन आजारी सिंह आणि कोल्हा एकदा एका सिंहाने अशी बातमी पसरवली की आपण आजारी आहोत प्राणी समाचाराला येतील ते प्राणी माझे मित्र आहेत असे मी समजेन हे ऐकताच कोल्हाशिवाय सगळेजण सिंहाच्या समाचाराला आले कोल्हा आला नाही असे पाहतात तो न येण्याचे कारण काय याची चौकशी करण्यासाठी सिंहाने लांडग्याला पाठवले तेव्हा लांडगा कोल्ह्याला म्हणाला अरे तू इतका निर्दय क्षान झाला सगळेजण महाराजांच्या समाचाराला गेले असता तुझ्यानं राहवलं तरी कसं त्यावर कोल्हा म्हणाला लांडगेरादा सिंहोबाला माझा नमस्कार सांगा आणि माझी एक विनंती त्यांना कळवा की माझी निष्ठा महाराजांच्या पायीपूर्वी इतकीच आहे आणि ती पुढेही कायम राहील आपल्या आजाराची बातमी ऐकताच आपल्या समाचाराला यावं असं मला वाटतं पण काय करावं महाराजांची गुहा दिसली की मला भीती वाटते कारण जे प्राणी महाराजांच्या समाचाराला गेले ते सुरक्षितपणे परत आलेले मी अजून तरी पाहिले नाहीत तात्पर्य एखादा माणूस शाही तरी मतलबाने एखादी अफवा पिकवितो ते एकाएकी खरी मानून त्या माणसाच्या कटात सापडणे मूर्खपणाचे होय गोष्ट चारशे चार उंदीर आणि बोकाम हे उंदीर आपल्या बिळात फार आजारी पडला असता एक बोका त्याच्या समाचारात आला बिळाच्या बसून तो मोठ्या कळवळ्याने उंदरास म्हणाला बाबा आता तुझी प्रकृती कशी काय आहे आता तरी तुला थोडं बरं वाटतं का तुला औषध पाणी जे काय लागेल ते मला सांग मी सगळं आणून देईन काही संकोच करू नकोस शेजारी जर शेजाऱ्याच्या उपयोगी पडणार नाही तर दुसरा कोण पडेल पण तू थोडा वेळ बाहेर ये पाहू तुला पाहिल्याशिवाय तुझी प्रकृती कशी काय आहे हे वैद्याला खुलासे वाद दिने मला सांगता येणार नाही उंधराने आतूनच उत्तर दिले मित्र आपल्या शेजार धर्मात जाणून माझ्याविषयी तुझी आकुर्ती दाखवलीस त्याबद्दल मी तुझा फार आभारी आहे आता माझं एक काम कर तू एकदा येथून लवकर निघून जा आणि पुन्हा इकडे उडीच येऊ नकोस म्हणजे मला लवकर बरं वाटेल तात्पर्य जेव्हा आपले शत्रू आपल्याविषयी एकाएकी फार आस्था दाखवू लागतात तेव्हा ते त्यात काहीतरी स्वार्थ साधण्याचा त्यांचा हेतू आहे हे समजून असावे गोष्ट चारशे सिंह अस्वल आणि कोल्हा एका अरण्यात सिंह व अस्वल दोन दिशांकडून धावत असता दोघांनाही एकदम एका हरणाचे प्रेत दिसले ते प्रेत कोणी घ्यायचे याबद्दल त्यांचा वाद होता होता दोघांमध्ये लढाई दुंपली बराच वेळ लढून दोघेही भायाळ होऊन थकून जमिनीवर पडले इतक्या ते कोल्हा त्या वाटेने जात होता त्याने त्या दोघांची ती अवस्था पाहून निर्भयपणे ते प्रेत तेथून उचलले व घेऊन गेला ते, ते दोघेही कोल्ह्यापेक्षा बलवान होते परंतु भांडण करून शक्तीहीन झाल्यामुळे ते त्याला अडवू शकले नाहीत मनाला अरे हा पहा है माकी संबंधी संटा उपस्थित शक्य तो तड़जोड़ी मेटवने व्यवस्था वावी हाउतम मार्ग नहींतर नहीं तुला होते गोष्ट चार चंद्र व त्याची आई एकदा चंद्राने आपल्या आईला म्हटले आई, आई माझ्या अंगाला चांगला बसेल असा एक सुंदर सदरा मलावे हे ऐकून त्याची आई म्हणाली अरे बाळा आजच्या पेक्षा उद्या मोठा याप्रमाणे सारखा पंधरा दिवस वाढत जाणाऱ्या व पुन्हा आजच्या उद्या लहान याप्रमाणे पंधरा दिवस लहान होत जाणाऱ्या तुला बरोबर बसेल असा सदरा कसा बरं करून देता तात्पर्य ज्याच्या परिस्थितीत वरचे वर बदल होतो त्याला कोणतीही गोष्ट कायमची सुखाव होणे शक्य नाही गोष्ट चारशे सात टोळ आणि गाढव एक गाढव शेतात तरत असता जवळच एका टोळाचे गाणे चालले होते ते त्याने ऐकले टोळाचा आवाज ऐकून आपला जर आवाज असाच गोड असता तर बरे झाले असते असे त्याला वाटले म्हणून तो टोळाला विचारू लागला काय रे तू असे कोणते पदार्थ खातोस की ज्याच्यामुळे तुझा आवाज इतका गोड झाला तोळ त्यावर म्हणाला आम्ही नुसते दहीवर पिऊन राहतो त्याचा हा परिणाम हे ऐकून गाढवही नुसते दहीवर पिऊ लागले आणि आशक्तपणा घेऊन थोड्याच दिवसात मरण पावले तात्पर्य एकाच्या प्रकृतीला जी वस्तू मानवली ती दुसऱ्याला मानवेलच असा नियम नाही गोष्ट चारशे मोर आणि कावळा एकदा सगळ्या पक्षांनी आपली सभा भरवून कोणत्या पक्षाला राजा करावे या विषयी विचार करत असता मोर पुढे आपला सोनेरी पिसारा उभारून सर्वांचे रक्ष आपल्याकडे वेधले मोराचे सौंदर्य पाहून त्याला राजा करावे असे बहुतेकांना वाटले आपले पंख उभारून त्या गोष्टीला त्यांनी मान्यता दिली मोर राजा होणार इच्छ्यात कावळा पुढे झाला आणि मोराला म्हणाला महाराज मला एक शंका आहे आपली आज्ञा असेल तर बोलेन मोर म्हणाला भेऊ नकोस बोल तुझी शंका स्पष्ट बोलून दाखव त्यावर कावळा म्हणाला महाराज राजा झाल्यावर आपल्या संरक्षणाची सगळी जबाबदारी आम्ही तुमच्याकडे सोपवीत आहोत तर आता गरुड गिधाड घार किंवा ससाणा यापैकी एखाद्याने आपल्या स्वभावाला अनुसरून जर कदाचित आम्हा गरिबांवर धाड घातली तर त्यांचं निवारण आपण कोणत्या साधनाने करणार याचा खुलासा करून आमच्या मनातली भीती आपण काढून टाकावी एवढीच माझी नम्र विनंती आहे हा प्रश्न इतकाच मुलाची खरी किंमत काय हे लक्षात येऊन सगळे पक्ष म्हणाले अहो या कावळ्याची शंका बरोबर आहे ह्या नाजूक आणि सुंदर पक्षाचा हातून आपले रक्षण होणं शक्य नाही तर ह्याला राज्यपद न देता दुसरा एखाद्या दे बलवान पक्षाला ते द्यावं हेच योग्य तात्पर्य श्रीमंती व सौंदर्य यापेक्षा चातुर्य व शक्ती यांची योग्यता मोठी आहे गोष्ट चारशे नऊ बोकड आणि फुलझाड एक भोकड एका बागेत शिरला आणि एका फुलझाडाची पाने खाऊ लागला तेव्हा ते झाड त्याला म्हणाले अरे कुरणातलं पोवळं गवत खायचे सोडून मला विनाकारण त्रास का देतोस तुला असं वाटतं काय की हे गरीब झाड आपल्याला काय करणार आहे पण तू लक्षात ठेव हो की जेव्हा तुला देवापुढे बळी द्यायला नेतील तेव्हा तुझ्या गळ्यात जी फुलांची माळ घालतील तिला तीर। लागणारी फुलं मी देईन आणि तुझा सूड घेतल्याशिवाय कधीही सोडणार नाही तात्पर्य माणूस कितीही दुर्बल असला तरी त्याला जर एखाद्याने विनाकारण त्रास दिला तर त्याचा सूड काही प्रमाणात रितोर घेतल्याशिवाय राहणार नाही गोष्ट चारशे दहा सिंह व त्याचे तीन प्रधान एका सिंहाचे तीन प्रधान होते मेंढा लांडगा व कोल्हा एके दिवशी सिंहाने मेंढ्यास प्रश्न केला काय रे माझ्या तोंडाला काही वाईट तो वास येतो का मेंढा म्हणाला होय महाराज येतो त्या ऐकता सिंहाने त्याला मूर्ख म्हणून एका फटक्यात त्याची आतडी बाहेर काढली मग लांडग्यास त्याने प्रश्न विचारला तेव्हा त्याने नाही म्हणून सांगितले ते ऐकून हा तोंड पूजा आहे म्हणून सिंहाने त्याचाही प्राण घेतला मग त्याने कोल्ह्यास तोच प्रश्न विचारला असता त्याने उत्तर दिले महाराज मला पडस आला असल्यामुळे मला कोणत्याही तात्पर्य थोरांच्या सहवासात राहून कोणत्या प्रश्नास काय उत्तर द्यावे हे ज्याला कळत नाही ते मूर्ख लोक बऱ्याच वेळा लवकर नाश पावतात गोष्ट चारशे जेवायला गेलेला बोका एका माणसाने दुसऱ्या एका माणसाच आपल्या घरी जेवायला बोलाविले त्यासंबंधी तयारी चाललेले पाहून त्या घरच्या बोक्याने विचार केला की आपण फार दिवस आपल्या मित्राला जेवायला बोलावणार होतो त्याला आजची संधी चांगली आहे मग त्याने आपल्या मित्राला जेवणाचे आमंत्रण दिले त्याप्रमाणे ठरल्यावेळी त्याचा मित्र तेथे आला आणि प्रथम स्वयंपाक घरात गेला तेथे अनेक प्रकारची पक्वाने तयार करून ठेवली होती ती पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले मग त्या पकवानाकडे पाहत तो आपल्या मनात म्हणाला असलं सुग्रास अन्न ईश्वराच्या कृपेने आज प्राप्त झालं आहे तर त्यावर असा हात मारून घ्यावा की पुन्हा निदान आठ दिवस तरी जेवणाची आठवण होऊ नये त्याप्रमाणे मनात विचार करीत तो शेवटी हलवीत उभा आहे इतका स्वतःकाची नजर त्याच्याकडे गेली आणि त्याने हळूच वाघून येऊन त्याचे मागचे दोन पाय धरून त्याला खिडकीतून बाहेर फेकून दिले खाली असलेल्या दगड्यावर बोक्याचे डोके त्याला फार लाग्याने -मोट -मोट मोठ्याने ओरडत गल्लीतून पडत असता दुसरी काही मांजरे त्याच्याजवळ आली व त्याला विचारू लागली अहो आज तुम्हाला जेवायचं आमंत्रण होतं तिथला बेत कसा काय होता बोका त्यावर मित्रांनो जेवणाचा बेत किती चांगला होता म्हणून सांगू असा जेवण मी माझ्या जन्मात कधी जेवलो नाही पण झालं काय की बासुंदीपूर इथं जेवण एवढं झालं की एक पाऊल चढण मुश्कील झालं आणि टोल जाऊन खिडकीतून मी एकदम खाली रस्त्यावरच पडलो तात्पर्य माल मालकाच्या घरच्या मेजवानीत नोकराने आपल्या मित्रास आमंत्रण देणे मूर्खपणाप्य होय गोष्ट चारशे बारा कोंबडी आणि कोल्हा एक कोल्हा एका खोपटात काहीतरी खायला मिळवण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली पण ती उंच माळ्यावर उसली होती ज्यामुळे तिच्याजवळ त्याला जाता ये ना, मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला कोंबडी ताई तुझी हाल हवाल कशी आहे तू बरेच दिवस आजारी असून घरातच निघून असतेस असं समजलं तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना खरंच ताई आता तू बरी आहेस का थोडा वेळ खारी उतर म्हणजे मी तुझी नाडी कधी याप्रमाणे अघळ पघळ बोलून कोल्हा स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली खरंच भाऊ तुझी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे असा आजार मला कधीही झाला नव्हता मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते पण वैद्यानं मला अगदी बजावून सांगितलं आहे की तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत आणि म्हणून माझ्याने खाली येववत नाही तरी आता तू या वेळी जा सध्या मी अशक्त आहे की, की। जर उतरून खाली आले तर माझे प्राणच जातील तात्पर्य वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस लागला त्या गोष्ट राम एका शेतकऱ्याने आपल्या शेतात नुकतेच बीड टाकले होते ते काही चिमण्या येऊन टिपू लागल्या त्यांना हाकलून लावण्यासाठी शेतकऱ्याने गोफणीत दगड न घालता ती नुसतीच काही वेळ करवली गोपणीत दगड नाहीत हे लक्षात येतात चिमण्या न भेता तेथेच बसल्या व त्यांनी बी वेचून खाण्याचा सपाटा चालविला हे पाहून शेतकऱ्याने दगड घालून ती जोराने फेकण्यास सुरुवात केली तेव्हा दगड लागून काही चिमण्यावरून पडल्या हे पाहून एक चिमणी इतरांना म्हणाली आता इथून लवकर पडावं हेच कारण आता नुसता बाहू न दाखवता आपल्याला चांगलं शासन करावं असा त्या शेतकऱ्याने निश्चय केलेला दिसतो तात्पर्य एखाद्यास आपला राग तो आता आपण शिक्षा करणार हे समजताच आपण निघून जावे हे चांगले तसे न करता उलट हटकाने तेथेच राहिल्यास त्याचा परिणाम चांगला होणार नाही गोष्ट चारशे कुत्रा आणि त्याचा मालक एक माणूस प्रवाशाला जाण्याच्या तयारीत असता आपला कुत्रा दरवाजा उभा असलेला त्याला दिसला तेव्हा तो त्याला ते म्हणाला अरे तू इकडे पाहत उभा काय राहिला आहेस माझ्या बरोबर निघण्याची तयारी कर त्यावर कुत्रा त्याला म्हणाला साहेब माझी निघण्याची अगदी तयारी झाली आहे आता उशीर होतो आहे तो फक्त आपल्यामुळे आपण आपलं सामान सोमान बांधलं की मी आपल्या बरोबर परियो एका कामाचे जे निरनिराळे भाग ज्या माणसाकडे सोपविलेले असतात त्या सर्वांनी ते भाग पूर्ण केले म्हणजे सगळे काम पूर्ण होते पण एखाद्याने आपल्या कामात आळस केला की एकंदर काम अपूर्ण राहून सर्वांची खोटे होते गोष्ट चारशे पंधरा कोल्हा एक कोल्हा आणि प्रवासाला निघाले वाटेत प्रवास कंटाळवाणा होऊ नये म्हणून तत्वज्ञानासारख्या गहन विषयावर बोलत ते चालले होते कोल्हा गोक्याला म्हणाला सगळ्या नैतिक सद्गुणामध्ये दयेची बरोबरी करणारा दुसरा सद्गुण नाही असं मला वाटतं माझ्या सुशील मित्रांसंबंधाने तुझं मत काय आहे बरं मोका मोठ्या साधुत्वाचा आव्हान म्हणाला जे तुझं मत तेच माझंही मत ज्याला थोडी बहुत अक्कल आहे अशा कोणत्याही प्राण्याला दयाळूपणासारखं दुसरं घोषण नाही याप्रमाणे निरनिराळ्या नीतिकत्वाचे प्रतिपादन करीत व परस्परांच्या उदात्त विचारांबद्दल परस्परांची स्तुती करीत ते चालले आहेत तोच जवळच्या लांडगा बाहेर पडला व एका मेंढ्याच्या कळपावर हल्ला करून एक पोखरू त्याने तोंडात धरून आणले तो प्रकार पाहून बोका कोल्ह्याला म्हणाला साधू महाराज किती हो दुष्ट हे पोखरू सारखं वरडत होत तरी तिकडे लक्ष देता दुष्टाने असं म्हटलं पाहिजे हा निर्दयपणा पाहून माझ्या अंगावर तर शहारे आले बोवा त्याचे जर भुकेनं अगदी प्राणत जात असतील तर लहान किडे मारून खायचे होते या भाषणाची कोल्ह्याने फारच स्तुती केली व असल्या निर्दयपणामुळे निरपराधी प्राण्याचे हाल कसे होतात याचे अगदी वक्तृत्वपूर्ण भाषेत वर्णन केले तिथे ऐकून त्या लांडग्यावर एका, एका वाऱ्याजवळ आले तेथे एक लठ्ठ कोंबडा दाणे टिपत होता तो भातात कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले व आपली सगळी नीतीचक्री बाजूला सारून त्याने त्याच्यावर झडक घातली इकडे एक मोठा उंदीर नुकताच बेळातून बाहेर पडला होता तो पाहून बोकोबाही आपले सगळे तत्वज्ञान क्षणात गे विसरून गेले व उदरावर झडक घालून त्यांनी डलाखावून टाकले तात्पर्य प्रत्येक माणूस आपल्या भाषणात सदगुणाची नेहमी तारीफ करीत असतो पण त्याची वागणूक मात्र बहुदा उलट असते गोष्ट चारशे सोळा बकरे मेंढे आणि लांडगे एकदा काही कारणावरून बकरे व मेंढे यांची मोठी लढाई दुपली आणि फारच रक्तपात झाला तेव्हा काही लांडग्यांनी आपल्या मध्यस्थीने त्यांचा तंटा मिटवण्याचा विचार केला व युद्धाच्या जागी येऊन दोन्ही पक्षात तो विचार कळवला तेव्हा त्या ते दोन्ही पक्षाकडील मंडळी एकदम ओरडून लांडग्यांना म्हणाली सद्गृहस्थ हो तुमचा हेतु फार चांगला आहे यात संशय नाही परंतु तुमच्या मध्यस्थीने आमचा दंटा मिटण्यापेक्षा आम्ही सवय लढाईत गेलो तरी हरकत नाही तात्पर्य एकाच जातीच्या किंवा एकाच घराण्यातल्या लोकात काही कारणाने कलह उत्पन्न झाला तर तो मोडण्याच्या कामी आपल्या शत्रूचे सहाय्य त्यांनी कधीही नये कारण त्यामुळे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असा प्रकार होण्याची शक्यता असते गोष्ट चारशे सतरा गाढव व त्याचा मालक एक लोणारी आपले गाढव रस्त्याने हातीत चालला असता ते मध्ये सोडून भलक्यात वाटेने जाऊ लागले व लवकरच एका डोंगराच्या कड्यावर आले तेथून ते, ते लवकरच खाली पडणार इतक्यात त्याचा मालक सटप त्याच्याजवळ गेला व त्याचे शेपूट धरून त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करू लागला पण गाढव हट्टाने पुढेच ओढ घेऊ लागले मग निरुपाय होऊन लवणाऱ्याने त्याचे शेकूक सोडून दिले व तो म्हणाला अरे इतके दिवस तू माझ्या आज्ञेत होतास तोपर्यंत तुझं रक्षण मी केलं पण आता तू स्वतंत्र होऊन वाटेल तसं वागू लागलास यामुळे तुझा जीव जर धोक्यात पडला तर त्याबद्दलची जबाबदारी माझ्यावर नाही तात्पर्य जोपर्यंत आपला माणूस आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत त्याच्या सुखासाठी माणूस उझटतो पण जेव्हा तो अनावर होऊन स्वच्छंदीपणाने वागू लागतो तेव्हा तो त्याचा तिरस्कार करू लागतो गोष्ट चारशे अठरा उंट एकदा सर्व जनावरे मिळून एक, एक समारंभ साजरा करीत असता माकडाने असा नाच करून दाखवला की तो पाहून सर्वांनी वाहवा वाहवा म्हणून मानाडो लावल्या ते पाहून आपणही नाचून दाखवावे असे उंटायला वाटले व तोही नाचू लागला परंतु त्याचे त्या वेडेवाकडी नाचणी पाहून सगळी जनावरे कंटाळली व त्याची टर उडवू लागली आणि भर सभेतून त्यांनी उंटाला हाकरून दिले तात्पर्य ज्याचे काम करावे गोष्ट चारशे एकोणीस असलेला मुलगा एक मुलगा तलावात आंघोळ करत असता एकाएकी खोल पाण्यात जाऊन गटांगळ्या ठाऊ लागला आपण आता खात्रीने बुडणार असे त्याला वाटू लागले इच्छ्यात तिकडून एक माणूस येत होता त्याला त्या मुलाने विनंती केली बाबा कृपया करून मला वर काढा नाही मी बुडून मरेन हे ऐकून तो माणूस त्याला म्हणाला अरे तुम्ही अलीकडची बोला अशीच बावळ अं आमच्यासारख्या मोठ्या माणसांचं ऐकायचो नाही मनात येईल तसं त्याचा हा परिणाम तुमच्या या भकपणाला काय म्हणावं हे त्याचे लांबलच पिळणे ऐकून मुलगा म्हणाला आहो अगोदर मला जिवंत वर काढा आणि मग जो काय उपदेश करायचा असेल तो करा मग मी सगळं ऐकून घेईन तात्पर्य काळ वेळ न पाहता जो एखाद्या उपदेश करू लागतो तो स्वतःचे हसे करून घेतो गोष्ट चारशे उंट व त्याचा मालक एका माणसाने आपल्या उंटाच्या पाठीवर ओढे लादून त्याला विचारले काय रे तुला डोंगरावरून चढून जाणं योग्य वाटतं की उतरून जाणं योग्य वाटतं उंटाने सरळ उत्तर न देता पर्यायाने आपल्या मालकाला उलट विचारले महाराज मैदानातून जाण्याचा रस्ता बंद झाला की काय तात्पर्य राजमार्ग सोडून मुद्दाम वाकड्या वाटेने जाण्याची काही लोकांना सवय असते गोष्ट चारशे एकवीस सिंह गाढव आणि कोल्हा एकदा एक सिंह एक गाढव व एक कोल्हा या तिघांमध्ये आपापसात करार झाला की तिघांनी मिळून रानात जाऊन शिकार करावी व शिकारीत जे मिळेल ते तिघांनी सारखे वाटून घ्यावे याप्रमाणे ठराव करून ते तेथे मोठा झष्टपृष्ठ सांबर त्यांनी मारला त्या सांबराचे तीन भाग करण्यास सिंहाने गाढवाला सांगितले त्याप्रमाणे गाढवाने सांब्राचे तीन सारखे भाग केले ते पाहून सिंहाला इतका राग त्याने एका क्षणात आपल्या पंजाने नंतर तो अरे आता या शिकारीचे तू भाग कर कोल्हा मुळातच धोरणे त्याने त्याच्या घेतला व उरलेले सगळे माऊस सिंहाच्या स्वाधीन करून त्याला म्हटले सरकार मला एवढंच पुरे बाकी उरलेला सर्व भाग आपणच घ्या हे त्याचे चातुर्य पाहून सिंहाला समाधान वाटले मग तो त्याला विचारू लागला अरे हा संभावितपणा तुला कोणी शिकवला कोल्हा लग्नेश म्हणाला सरकार खरं सांगाल तर आपल्या पुढे मधून पडलेल्या गाढवालाच मला हे शिकवलं तात्पर्य कोणती गोष्ट केल्यामुळे कोणावर काय संकट आले हे लक्षात ठेवून जो वर्तन करतो तो सहसा संकटात गोष्ट चारशे बावीस कोळी व माकड काही कोळी नदीत जाळी टाकून मासे धरीत असता नदीकाठच्या एका झाडावर बसून एक माकड ती मजा पाहत होते काही वेळाने पाण्यात जाळी टाकून ते कोळी जेवणासाठी आपल्या घरी निघून गेले तेव्हा आपणही कोळ्यासारखे जाळी टाकून मासे धरावे या हेतूने ते माकड पाण्यात उतरले व जाळी काढण्याचा प्रयत्न करू लागले पण जाळे कसे काढावे हे त्याला माहीत नसल्याने उदक तो स्वतःच जाळ्यात अडकला व त्याच्या नाकातोंडात पाणी शिरल्यामुळे गुनमारू लागला मग जाळ्यातून सुटण्याची धडपड करीत असता तो आपल्याशीस म्हणाला मी किती मूर्ख ज्या मला काही कर्तव्य नाही त्या गोष्टीच्या उठ्या मी पडलो त्याचा हा परिणाम तात्पर्य ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही तिच्या वाटेस जाऊ नये गोष्ट चारशे तेवीस शिकारी व लाकूड तोड्या एक माणूस सिंहाची शिकार करण्यासाठी रानात गेला व तेथे लाकडे तोडीत असलेल्या एका माणसाला त्याने आय टीत विचारले अरे इकडून एखादा सिंह पडत असलेला तू पाहिलास का किंवा सिंहाची राहण्याची जागा तुला माहीत आहे का लाकूड तोड्या म्हणाला होय तर तुम्ही माझ्या बरोबर तर जवळच एका ठिकाणी बसलेला सिंह ही तुम्हाला दाखवेल सिंह जवळच आहे हे ऐकताच त्या माणसाची भीतीने गाळण उडाली त्याच्या तोंडातून धड शब्दही निघेना मग तो मला म्हणाला नको रे बाबा मला सिंहाची शिकार करायची नाही फक्त सिंहाचा पत्ता लागावा म्हणून हो मी आलो होतो आता जातो मी तात्पर्य एखादी गोष्ट करण्याचा नुसता आणणे फार सोपे असते पण प्रत्यक्ष करून दाखवणे तितके सोपे नक्कीच नसते गोष्ट चारशे चोवीस वाट सरू सुरू ते झाड काही वाटस्वरूपर उन्हाळ्यात मैदाना ता एका मैदानातून चालले असता उन्हाचा ताप सुखविण्यासाठी एका सुरूच्या झाडाच्या सावलीत जाऊन बसले काही वेळाने सहज त्या झाडाकडे पाहून ते आपापसात आप म्हणाले काय हो या भिकार झाडाचा माणसाला काहीतरी उपयोग आहे का हे ऐकून ते झाड त्यांना म्हणाले अरे तिथे तुम्ही कृतघ्न ज्या माझ्या सावलीखाली बसून तुम्ही विश्रांती घेत त्या माझी निंदा करायला तुमच्या जिव्हा तरी कशा तात्पर्य खाल्ल्या घरचे वासे मोजणे हा केवळ अधमपणा होय गोष्ट चारशे पंचवीस मोठे मासे व लहान मासे एका कोळ्याने मासे पकडण्यासाठी समुद्रात जाळे टाकले होते त्यात लहान मोठे पुष्कळ मासे सापडले तो कोळी जेव्हा जाळेवर ओढू लागला तेव्हा त्यात ते लहान मासे होते ते जाळ्याच्या भोकातून पटापट पत निष्ठून समुद्रात गेले व जे मोठे होते ते सगळे कोळ्याला सापडले तात्पर्य मोठेपणाबरोबरच माणसाची सुखदुःखीही वाढत असतात